पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण सात्वे हसत जगाव, माणसाच्या हृदयातील प्रसन्नता ही हास्याच्या रूपाने, त्याच्या चेहऱ्यावर दिसत असत परमश्वराने माणसाला अनेक गोष्टी वेगवेगळ्या रुपाने दिल्या आहेत जसे त्याला दुःख दिली आहे तसे तूर करण्यासाठी हास्य दिल आह या हास्याचा उपयोग तो कशाप्रकारे करतो त्यावर ते त्याच्या जीवनाचे यशापयश अवलंबून असते सकाळी आपण जेव्हा सर्व विधी आटपून मंदिरात प्रवेश करतो तेव्हा मंदिरातील परमेश्वराची प्रसन्न हसऱ्याचे याची मूर्ती पाहून आपले मन प्रसन्न होते त्यामुळे दिवसभराच्या कामाला एक वेगळीच प्ररणा मिळत दिवसभर कलिमा श्रम आपल्याला जाणवत नाहीत ही किमया असत्या प्रसन्न हसऱ्या परमश्वरूपी मूर्तीची समाजातील विविध विचारांची प्रवृत्तीची माणसं जपायची असतील तर त्यांना प्रसन्नतेन तोंड दिल्या पाहिजे दोन वर्षापूर्वी एका संस्थेत भरती झाली होती हजारो मुलांनी नोकरीसाठी अर्ज केले होते अलीकडे नोकरी मिळवितांना काही प्रामाणिक संस्था सोडल्या तर अनेक संस्थांतील अधिकारी लोकांचे पाय धरावे लागतात आणि उठता उठता त्यांच्या खिशात पैसे ठेवावे लागतात अशा अधिकाऱ्यांची नावे शोधून माझे दोन मित्र दोन अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेले एक मित्र अतिशय आनंदाने हसत हसत बाहेर आला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मलाही आनंद झाला मनात आले बहुतेक आपल्या मित्राला नोकरी मिळाली वाटतं तो जवळ येताच मी विचारले तेव्हा तो म्हणाला नोकरी कधीही मिळेल पण त्या अधिकाराने माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण केलाय तो यापुढे कधीही कमी होणार नाही त्याच्या उत्तराने मी चकितच झालो नोकरी न मिळणारी माणसं शक्यतो निराशेच्या गर्दीतून लवकर बाहेर येत नाहीत आणि येथे तर सर्व उलटेच होते इतक्या दुसराही मित्र तिथे आला पण तो रडत होता तो रडत रडत सांगत होता मला नोकरी मिळाली मला परत आशयाचा धक्का बसला याला नोकरी मिळाली आणि रडतोय काय तेव्हा तो म्हणाला साहेबांनी मला फक्त गुणपत्रक पाहून घेतले असून विस्कटलेल्या चेहऱ्यावर ते जाण्याची चे सूचना केली आहे प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे दिवस प्रचंड काम करूनही प्रसन्न मनाने घरी परतणारी माणसं खऱ्या अर्थाने कुटुंबात चैतन्य निर्माण करीत असतात तर काही हेकटवृत्तीची रडकी मुडी माणसं त्यांना इतरांनी हसलेले सहन होत नाही ती स्वतः कोत्या मनाची असतातच पण इतरांनाही ते कोती करून टाकतात काही वर्षापूर्वी आमच्या गावातील पोलीस पाटील सिंगापूरला गेले होते तिथून गावी आल्यावर ति भरभरून बोलत होते तिथे रस्त्यावर थुंकत चालत नाही तिथे उद्धट वर्तन केलेले चालत नाही असे कितीतरी किस्ति सांगत होते आणि सांगता सांगता पारावरून खाली पिचकऱ्या मारत होते त्यांनी सांगितल सिंगापूरमध्ये सकाळी फिरायला आलो माणसं ओळखीचा असो अथवा नसो एकमेकांना प्रसन्न चेहऱ्याने गुड मॉर्निंग म्हणत होती त्यामुळे मनाला खूप समाधान मिळत होते तोच पोलीस पाटील गावात असताना एखाद्या शेजारून गेला तरी त्याकडे ढुंकूनही बघत नव्हता ही वृत्ती कुठेतरी बदलायला हवी समाजातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आपण पाहिल्या तर एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात येईल ते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य अशा व्यक्ती बहुतेक वेळा आपल्या सामान्यांना वाटणाऱ्या अशक्य गोष्टी शक्य करून दाखवितात शाळा महाविद्यालयांमध्ये जे शिक्षक प्रसन्न चेहऱ्याने अवघड विषय हसत खेळत शिकवतात तेव्हा त्यांच्या तासाला मुलं हमखास बसतात त्यांचे प्रत्येक मत स्वीकारतात अशा शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड जिवाळा असतो तसेच आदरयुक्त भीतीही असते काही शिक्षक हिकीखोर असतात त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा इकडच्या चे तिकडे हलत नाही कपाळावरच्या आठ्या घेऊनच जेव्हा ते वर्गात शिरतात तेव्हा साहजिकच विद्यार्थ्यांच्याही कपाळावर आठ्या उमटतात आणि काही वेळाने अशा शिक्षकाचे विद्यार्थी गणपती बाप्पा मोरया करत वर्गाबाहेर आणून विसर्जन करतात गणितासारखा किसकट विषयी मनोरंजनात्मक पद्धतीने शिकणारे शिक्षकही आहेत आणि तोच विषय अवघड पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांच्या बरोबर स्वतःच्या मनाचा गोंधळ उडवून देणारे शिक्षकही आहेत असे शिक्षक असंख्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरतात घराघरामध्ये सासूसून हा जो संघर्ष आपल्याला पहावायस मिळतो याचे मूळ त्या दोघींच्यामधील उदासीनता कोणता प्रसंग किती तणावायचा याचे भान जोपर्यंत त्या दोघींना येत नाही तोपर्यंत असे संघर्ष होत राहणार साध्या साध्या गोष्टींवरून खटके उडत असतात कप फुटला ग्लास फुटला भांडी जमिनीवर पडून आवाज झाला भाकरी जास्त झाल्या कालवनात मीठ कमी पडले अशा कितीतरी गोष्टीवरून संघर्ष होतो हा संघर्ष कमी व्हायचा असेल तर सासूने सुनेला हसतसत समजावून सांगितले पाहिजे आणि सुनेनेही ते मनात कोणताही देशभाव न ठेवता समजावून घेतले पाहिजे हसऱ्या चेहऱ्या आणि उभे राहून ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याला निरोप देणारी आणि संध्याकाळी तो परत आल्यावर प्रसन्न चेहराने त्याच्याशी बोलत चहा देणारी पत्नी हा प्रसंग चित्रपटापुरता मर्यादित रहणार होता घराघरात आला तर प्रत्येक घरातील वातावरण किती प्रसन्न राहील जशी युद्धे पराक्रमाने जिंकता येतात तशा जीवनातील लढाया नक्कीच प्रसन्नतेने जिंकता येतील संत तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे अशा दुःखमय जीवनामध्ये त्या दुःखकडे आपण कशा पद्धतीने पाहतोय ते किती मनावर घेतोय यावरच सुख अवलंबून जीवनामध्ये प्रचंड दुःख पचवणारे चार्ली दादा कोणके लक्ष्मीकांत बेर्डे प्र के अत्रे पु ल यांनी मात्र लाखो लोकांना आपल्या कलाकृतींनी वक्तृत्वाने दुःख विसरण्यास भाग पाडले अशी माणसं स्वतः प्रसन्नतेने भरलेली असतातच पण इतरांनाही प्रसन्नतेने जगण्यास शिकवितात हजरत खेळत जीवनाला सामोरी जाणारी माणसं आपले इच्छित साध्य करतात पण ते करताना मनात कुठलाही द्वेष ठेवत नाही त्यामुळे अशा लोकांना खोटे समाधान मिळविण्यासाठी औषधे खावी लागत नाहीत खोटा अहंकार मीपणा संपत्तीचा गर्व कुळाचा गर्व यामधून माणसाच्या वाट्याला फक्त दुःख येते खरे समाधान मानुसकीत आणि इतरांना समाधानी ठेवण्यात आह शृंगार केलेली सुंदर स्त्री मनाला प्रसन्नता देते ती रस्त्यावरून जात असताना तिच्या सौंदर्यानं अनेकांना भुलड पडते तिचा हसरा चेहरा संपूर्ण वातावरण बदलवून टाकतो अशावेळी त्या स्त्रीचा स्वभाव कसा आहे असे तिला बसत नाही तर त्या सौंदर्याने आपणही प्रसन्न होऊन जातो तसेच शहरातील विविध दुकाने बाहेरून सजवलेली असताना माणसं त्यांना भुलून आत जातात व वस्तू खरेदी करून तेवढ्या वेळापूर्ती का होईण्यास समाधानी होतात सुमती पायगावकर म्हणतात चेहरा हसरा ठेव हो। दुःख मनात ठेव हो। लोक चेहरा पाहतात मन पाहत नाहीत या विचाराप्रमाणे प्रत्येकाने केलं तर खोटं खोटं असण्यासाठी हास्य क्लब काढावे लागणार नाहीत आणि त्यातून दुःखाचे निवारणही होणार नाही म्हणून प्रत्येक काम प्रसन्न मनाने हसऱ्या चेहऱ्याने केले तर तेथे यश ठरलेलेच आहे आणि अशा यशाचा स्वाद काही आगळावेगळाच असतो